पुस्तक बहुरूप गांधी लेखक अनुबंधोपाध्याय वाचक विद्यापाटील प्रस्तावना प्रधानमंत्री भवन नवी दिल्ली हे पुस्तक मुलांसाठी लिहिलं आहे पण मोठी माणसंही ते आनंदाने वाचतील असा मला विश्वास वाटतो त्यांना हे पुस्तक वाचून मोठा लाभ होणार गांधी आहे गांधीजी एखाद्या कल्पित कथेसारखे झाले आहेत ज्यांनी त्यांना पाहिलेलं नाही विशेषतः आजच्या मुलांनी त्यांना असं वाटेल कि ते म्हणजे कुणी असामान्य सुपरमॅन होते म्हणून त्यांनी एवढी मोठी कामं केली त्यामुळे गांधीजींच्या जीवनातल्या सामान्य साध्या गोष्टी मुलांसमोर ठेवायला हव्यात या पुस्तकानं ते काम केलं आहे त्यांचं अनेक गोष्टींमध्ये रस घेणं हे असामान्य होतं आणि जेव्हा ते असा रस घेत तेव्हा ती गोष्ट ते, ते अतिशय खोलात जाऊन करत त्यांचा रस वरवरचा नव्हता जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी करतानाही ते ज्या प्रगल्भतेनं त्या करत त्यामुळे त्यांची माणुसकीही लक्षात येते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तो पाया होता मला हे पुस्तक वाचताना आनंद झाला कारण या पुस्तकात गांधीजींचं राजकारणी आणि प्रसिद्ध व्यक्ती असं चित्रण केलेले नाही तर विविध कार्य ते कशी करत याबद्दल तपशीलवार लिहिलं आहे त्यामुळे आपल्याला कदाचित गांधीजी जास्त चांगले समजतील जवाहरलाल नेहरू नवी दिल्ली दहा मार्च एकोणीशे